पुस्तक गीताबोध लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील अध्याय सोळावा एरवडा मंदिर सात दोन बत्तीस श्री भगवान म्हणाले मी तुला आता धर्मवृत्ती आणि अधर्मवृत्ती यांच्यामधील अंतर सांगेन धर्मवृत्तीबद्दल तर मी तुला आधी बरेच सांगितले आहे त्यामुळे धर्मवृत्तीचे लक्षण आधी सांगतो ते पुढील आहेत निर्भयता अंतकर्णाचे पावित्र्य ज्ञान समतोलवृत्ती इंद्रिय निग्रह दान त्याग धर्मग्रंथाचा अभ्यास तप साधेपणा स्पष्ट अहिंसा सत्य अक्रोध, सर्व संघपरित्याग शांती इतरांबद्दल वाईट न बोलणे सर्व प्राणीमात्रांबद्दल करुणाभाव हाव नसणे सौजन्यशीलता नम्रता स्वभावात संचल्पना नसणे जोम क्षमाभाव सहनशीलता अहंकार आणि आकस यांच्यापासून अंतर्बाह्यमुक्ती अधर्मवृत्तीचे चिन्हे पुढील प्रमाणेआहेत दंब दर्प अभिमान क्रोध कठोरपणा आणि अज्ञान धर्मवृत्ती माणसाला मुक्तीकडे घेऊन जाते तर अधर्मवृत्ती बंधनांकडे हे अर्जुना तू धर्मवृत्ती घेऊन जन्माला आला आहेस लोकांनी अधर्मवृत्तीकडे वळू नये म्हणून अधर्मवृत्तीबद्दल मी तुला अजून थोडे समजावून सांगेन अशा प्रकारच्या स्वभावाच्या माणसाला काय केले पाहिजे आणि कशा प्रकारच्या क्रमापासून दूर राहिले पाहिजे याची कल्पना नसते त्याच्यामध्ये पावित्र्य वा खरेपणा नसल्यामुळे उत्तम वर्तणुकीच्या गुणांचे तो पालन करू शकत नाही अधर्मवृत्ती असलेल्या लोकांना प्रवृत्ती आणि निवृत्ती यांच्यामधील भेद कळत नाही त्यांना शुद्धतेचे वा सत्य असत्याचे भान नसते अशा व्यक्तींच्या वर्तनाबद्दल काय सांगावे त्यांना जग कोणत्याही आधाराशिवाय चालते असे वाटते त्यांचे म्हणणे असते की जगाचा कोणी नियता नाही हे जग केवळ स्त्रीपुरुषाच्या सहयोगाने निर्माण झाले आहे त्यात ईश्वराची कोणतीही भूमिका नाही त्यामुळे या जगात काम व्हावणेशिवाय कशालाही महत्व नाही ते भयानक ना क्रूर कर्म करतात ते मंद बुद्धीचे असतात आपल्या दुष्ट दुष्टविचारांना ते घट्ट पकडून ठेवतात आणि त्यांची सर्व कामे वा जगाच्या विनाशाकरता कारणीभूत होत असतात त्यांच्या काम अंतच नसतो त्यांच्यात दांभिकपणा गर्व आणि उद्धटपणा न असतो यामुळे या त्यांच्या चिंतेलाही पारावार नसतो त्यांना नित्य नवा भोग हवा असतो शेकडो व्यर्थ आशांच्या जाळ्यात ते जखडलेले असतात तसेच आपल्या इच्छा पूर्ण करता ते वैध अवैध मार्गाने संपत्ती गोळा करत असतात मी आज हे मिळवले उद्या ते मिळवीन आज मी या शत्रूला मारले मी इतरांनाही मारून टाकणार आहे मी बलवान आहे माझ्याजवळ अमाप संपत्ती आहे माझी बरोबरी कोणी करू शकेल नावलौकिक मिळावा म्हणून मी यज्ञयाग करेन दानधर्म करेन आणि मजा करेन स्वतःच मोठ्या खुशीत ते असे बोलत असतात अशा प्रकारे भ्रमजलात सापडून ते नरकाच्या वाट्याला लागतात अशा प्रकारच्या प्रकृतीचे लोक अहंकाराला बळी पडून इतरांबद्दल वाईट बोलतात आणि सर्व भूत मात्रांच्या अंतकरणात राहणाऱ्या ईश्वराचा तिरस्कार करतात त्यामुळे श्लखित लोकांच्या पोटी त्यांना वारंवार जन्म घ्यावा लागतो नरकाला आत्मविनाशाकडे नेणारी तीन दारे असतात काम क्रोध आणि लोभ त्यामुळे या सर्वांचा आपण त्याग केला पाहिजे त्यांच्यापासून तोन फिरवून सरळ आणि अरुंद वाटेने जे चालू लागतात ते परमधामाला पोचतात जो माणूस अनादि सिद्धांतरुपी शास्त्राकडे दुर्लक्ष करतो आणि स्वतः आयशारामात दंग होतो त्याला योग्य मार्गाने मिळणाऱ्या सुखाचा आणि आनंदाचा लाभ होऊ शकत नाही त्यामुळे काय केले पाहिजे आणि काय करायला नको हे ठरवताना तू विद्वान लोकांकडून मूलभूत अविकारी तत्वांचे ज्ञान मिळवले पाहिजे आणि त्याबद्दल सरासर विचार करून शून्यपणाने वागले पाहिजे